मत अध्याय सत्तावीस जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजन यांनी येशू विरुद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला त्यांनी येशूला साखळदंडांनी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले त्याच वेळेला येहुदा जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता त्याने पाहिले की त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली तो म्हणाला मी पाप केले आहे मी एका निष्पाप मरुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले येहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले आम्हाला त्याचे काय तो तुझा प्रश्न आहे तेव्हा येहुदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला मग बाहेर जाऊन त्याने स्वतला गळफास लावून घेतला मुख्य याचकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले हे पैसे मंदिराच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत हे आमच्या नियमाविरुद्ध आहे कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले येरुस्लेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात अशा रीतीने असे त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहुदी लोकांनी त्याच्या येशूच्या जीवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या चा त्या तीस नाण्याची त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेतले राज्यपाल पिलाता पुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले तो म्हणाला तू येऊद्याचा राजा आहेस काय येशू उत्तर दिले होय मी आहे जसे तुम्ही म्हणता पण जेव्हा मुख्य याचकांनी वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले तेव्हा तो गप्प बसला म्हणून पिलात येशूला म्हणाला हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना तर मग तू का उत्तर देत नाहीस परंतु येशूने पिला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला वल्हाडन सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरुंगातून तु एकाला सोडण्याची प्रथा होती त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता त्याचे नाव बरब्बा होते म्हणून जेव्हा लोक जमले तेव्हा पिलाताने त्यांना विचारले तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे तू विकास की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला लोकांनी ईर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताचे ध्यानी आले न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला तो निरोप असा होता या मविष्याविषयी सावध रहा कारण तो दोषी नाही त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला दिवसभर फार दुःख सहन करावे लागले आहे पण पिलाताने बरप्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याचकांनी वडील जनांनी लोकसमुदायाचे मन वळविले पिलात म्हणाला माझ्या समोर बरप्बा व येशू दोघे आहे मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे लोकांनी उत्तर दिले बोब पिलाताने विचारले विचार मग ज्यादा ख्रिस्त मनता सर्व विचारले ने विचार का मीला जीवे मारावे अने का अपराध किया परन्तु सर्व लोग ने ओरडु लगे वधस्तभा खिड़ा लोकान पुढ़ काही ऐल नहीं हे पिलाता पाहिले, उलट लोक अधिक अशांत होते मन पिलाता ने थोड़े पानी समोर अपने हाथ धुतले मग पित मनाला मनुष्या मरण की जवाबदारी नहीं तुम्हें जवाबदार आ सर्व लोग ओरड् मनू लगले मरण की जवाबदारी आम ज्यादा वह शिक्षा आम वोगा मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले येशूला सापकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले नंतर येशूला वधस्तून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले ते सर्व घोळक्याने येशू भोवती जमले त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमीची झगा घातला काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला तसे त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली मग शिपाई येशू पुढे गुडघे टेकून त्याची छट्टा करू लागले ते म्हणू लागले ये राजा चिराईओ हो। नंतर शिपाई येशूवर थुंकले त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले येशूची छट्टा करण्याची संपील्यावर त्यांनी त्याचा ते धगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले शिपाई येशू ला शहराबाहेर घेऊन चालले होते तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ व्हायला लावले तो कुरेने या असून त्याचे नाव शिमोन होते जेव्हा ते गुनगुथा म्हणजे कवठीची जागा नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले तेव्हा त्यांनी येशूला पित्त मिश्रित राक्षारस प्यायला दिला त्याने तो चाकला पण पिण्यास नकार दिला त्यांनी त्याला वधस्त येशूचे कपडे आपसात वाटून घेतले शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला त्यावर मजकूर होता येशू येहूद्यांचा राजा येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारू खेळण्यात आले होते जवळून जाणारे लोक येशूची निंदा करू लागले ते डोके हल म्हणू लागले लाग तू म्हणालास की हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन <laughs> आता स्वतःचा बचाव कर जर तू खरोखरच देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये तसेच मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक वडील हेही तेथे होते तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले ते म्हणू लागले हिह्याने दुसऱ्यांना वाचविले परंतु तो स्वतःचा बचाव करू शकत नाही लोक म्हणतात की हा इस्रायल एवढी लोकांचा राजा आहे जर तो राजा असेल तर त्याने बदल स्तंभावरून खाली यावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू हिहाचा देवावर विश्वास आहे जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे तो स्वतः असे म्हणत असे देवाचा पुत्र आहे तसे त्याच्या बरोबर वधस्तंभावर खेळलेले चोर देखील येशू विषयी वाईट गोष्टी बोलू लागले दुपार नंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला यलोईलोई लमाकतनी याचा अर्थ माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकले ते म्हणू लागले तो एरियाला हाक मारीत आहे एक जन लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला परंतु दुसरे काही लोक म्हणू लागले आंबा येऊन त्याला वाचितो काय हे आम्हाला पाहायचे आहे पुन्हा एकदा येशू ने मोठ्याने आरोळी मारली आणि तो, मार तो मरण पावला त्याच वेळी येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वर पासून खालपर्यंत दुभाकला गेला भूकंप झाला खडक फुटले कबरी उघडल्या आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते ते उठविले गेले ते लोक कबरीतून बाहेर पडले येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात येरुस्लेमा मध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले सेनाधिकारी व त्याच्या बरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले ते म्हणाले हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता तेथे बऱ्याच स्त्रिया वधस्तंभापासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या येशूची सेवा करण्यासाठी या स्त्रिया गालीलाहून त्याच्या मागून आल्या होत्या मरिया मगदा लिया याकोब व योसेफ यांची आई मरिया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई तेथे होत्या संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला तो अरिमथाईचा होता व येशूचा अनुयायी होता योसेफ पिलाता गेला आणि त्याने त्याचे शरीर मागितले पिलाताने येशूचे शरीर योसेफला देण्याचा हुकुम शिपायांना केला नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेस येशूचे शरीर ठेवले नंतर कब्रेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला मरिया मगदा आणि मरिया नावाची दुसरी स्त्री कब्रे बसल्या होत्या त्या दिवसाला तयारीचा दिवस म्हणत असत दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिला गेले ते म्हणाले महाराज तो लबाड मनुष्य येशू जिवंत असताना असे म्हणाला होता की मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन। म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकूम द्या कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरून नेण्याचा प्रयत्न करतील मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल पिलात म्हणाला तुम्ही शिपाई घेऊ शकता जा आणि कब्रेवर कडक पहारा ठेवा म्हणून ते गेले आणि कब्रेवर कडक पहारा ठेवला कब्रेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे ते पहारा करण्यासाठी शिपाई नेमले